रात गहरी नीद आना इतना आसान नहीं, उसके लिए दिन भरी से जीना पड़ता है। वैसे तुम्हारी बात तो लेकिन... लेकिन लेकिन कैसे, कैसे? कैसे अरे तुम दोनों ने रेडियो के बारे में नहीं सुना नहीं।, नहीं जीवन में सफलता पाने के लिए की खान लेकर आया है अपने ही पुणे में रेडियो पुनेरी आवाज वन जीरो ये है आपकी आवाज आपकी पहचान जो बनाएगा आपको मूल्यवान रेडियो पुनेरी आवाज खुश रहो खुशियाँ बाटो अपने विचारों के तार को जोड़िए सब कॉल कीजिए सेवन टू पुनेरी आवाज वन जीरो खुश रहो खुशियाँ बाटो नमस्कार श्रोतो आपण ऐकत आहात रेडियो कोणेरी आवाज 107.8 झिरो सेवन पॉईंट एट एफ एम आनंदी राहा आणि आनंद लोटा नेहमीप्रमाणे या रविवारीसुद्धा आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो आहोत आणि जो आमचा शो आहे हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमात मी सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते वितारजी तेजू आणि आमचे कवी कैलास सर आणि जसं आपण म्हणतो की शब्दांमध्ये कसं खेळायचं आपण दर रविवारी शिकतोय ना आणि जर पर्यंत आपल्यासोबत कवी बसलेले आहेत तर आपण नक्कीच एक दोन चार महिन्यात बस ना दोन महिने भरपूर भरपूर झाले खरं सांगायचं <laughs> तर कारण रसिक श्रोत्यांना माहितीच आहे की शब्दांचं किती महत्व आहे <laughs> शब्द किती अनमोल असतात आणि शब्दांबद्दल आपण तर दर कार्यक्रमामध्ये एक नवीन नवीन शब्द घेऊन आपण श्रोत्यांनाही ऐकवतोय काही त्यांचं ऐकवतोय काही आपलं ऐकवतोय आणि त्याच्यामुळे काय झालंय का माझ्या मधला बदल सांगू का मला शब्द कळायला आणि शब्द मांडता यावे ला, या, लागले आणि शब्दांशी कसं खेळावं ते आता मी तुमच्याकडून शिकत आहे आणि मला असं वाटतंय की मला पण दोन तीन महिने तर लागतील शिकायला पण <laughs> हा मी प्रॉमिस करते की मी शिकणार तसंच आज काही असाच काही विचार आहे परंतु तरी सुद्धा अ शो कार्यक्रम सुरू करण्याआधी मी सर्वांना परत एकदा मातृदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रेडिओ पुणे या आवाजकडून आणि हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमाकडून दोन आरजे बसलेले आहेत एक आरजे तेजस्वी आम्ही आरजी करायलाच आमच्या दोघांकडून तुम्हाला मातृदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जसं पाहायला गेलं ना की आईशिवाय जीवन नाही म्हणजे आईनी आपल्याला जन्म दिला म्हणून oh. आज आपण जगतोय yes. जन्म आणि मृत्यू हे ठरलेले दोन स्टेशन आहेत oh. आणि गाडी जेव्हा फर्स्ट स्टेशन वरून निघालीये आणि आता लास्ट स्टेशनला पोहोचायची आहे या दोन स्टेशन मध्ये आहे ते म्हणजे जीवन जीवन आणि कदाचित मला असं वाटतं की जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी होतात संघर्ष आलाच प्रेम आलं सुख आलं दुःख आलं आनंद आला कधी उतार तर कधी चढाव आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला करून पुढे चालावं लागतं निश्चितच आणि म्हणून कधी कधी मला असं वाटतं की जेव्हा आपण पुढे जातो पाठीमाग कधीच वळून पाहिजे तर त्याला असं वाटतं आपले श्रोते खरच खूप हुशारही आहेत कारण आम्ही आज याच विषयावर बोलणार आहोत म्हणजे जीवन याबद्दल आपण कविता ऐकणार आहोत चारुळ्या ऐकणार आहोत ज्या आपल्याला मेसेज केलेल्या आहेत त्याही कविता ऐकणार आहोत पण हो तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या काही कविता आमच्या काही चारुळ्या काही गाण्यामधून जे भाव आहे ते आमच्याशी जोडू शकता आणि आम्हाला कॉल करू शकता कॉलिंग नंबर आहे बहात्तर एकोणीस शून्य शून्य शून्य पाच या न करू शकता तर आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात कवी बसलेल्या आहेत तर नक्कीच <laughs> एका छानशा कवितेने झालीच पाहिजे आपण पाहताय तेजूजी की चारुल्यांच कसं असतं की जसं की आपण विषय जीवन हे घेतलेलं आहे तर जीवन विषयाच्या संदर्भामध्ये जीवन म्हंटल की सुख आलं दुःख आलं ऊन आलं पाऊस आला, आला, ओ, आला, आला। तर, तर या निमित्ताने माझी एक चारोळी आहे तर जी चारोळी आहे ती अशी आहे की सुख आणि दुःख ऊं सावली सुख आणि दुःख ऊं सावली हसत हसत गात राहावे जीवन गाणे सुख आणि दुःख ऊं सावली हसत हसत गात राहावे जीवन गाणे मनसोक्त जगावे धुंद होऊन जावे चिंता कशाला भविष्य प्रारंभ जानी, चिंता कशाला भविष्य प्रारंभ जानी आणि जीवन गाणेच म्हंटले तुम्ही तर मला असं वाटते की निश्चित आपण सर्वांना एक गाणं ऐकूया आजच्या खूप सुंदर असं हे गाणं आहे आणि सगळ्यांनाच हे गाणं नक्कीच आवडणारे उषा मंगेशकर यांच्या आवाजातलं तर तुम्ही मात्र कुठेही जाऊ ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात आनंदी रहा? आनंद लुटा जीवन गाणे गात जीवन गा तकी लटकी कारसली रुसली रुसली खुदकन हसली पापे किती घ्यावे जीवन गाणे थोड्याशा विश्रांतीनंतर आणि इतक्या सुंदरशा गाण्यानंतर जीवन गाणे गातच राहावे हो आणि प्रत्येकाने आपलं जीवन गाणं गाव गायलाच पाहिजे कोणी म्हणतं माझं जीवन रडगाणं आहे पण नाही त्या रडगाण्याला सुद्धा तुम्ही सुंदर अशा फुलांमध्ये कन्वर्ट करून सुंदर अशा हास्यात्मक जीवनामध्ये तुम्ही जगू शकता कारण असं नाही होऊ शकत की त्याच्या कुणाच्या जीवनामध्ये दुःख नाहीये हो प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे सुख आहेत पण त्या दुःखात जो सुख शोधतो तो खरा माणूस आणि त्यांनी खरंच जीवन जगलं आणि म्हणूनच की आपण जीवन एक संघर्ष आहे आणि म्हणून एक खूप छान अशी कविता आपल्याला सरांनी पाठवली आहे श्री युवराज गोवर्धन जगताप काटेगाव तालुका बार्शी इथून त्यांनी आपल्याला खूप छान अशी कविता पाठवली सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांना मनापासून धन्यवाद करते आणि स्वागत करते आपल्या या शो आणि मला खरंच नक्की आवडेल त्यांची ही कविता सर्व श्रोतांना ऐकवायला तर ऐका हीवन एक संघर्ष काटेरी फुलांच्या काट्यातून चालावत अस तप्त धुळींच्या फुफु फुफुट्यातून चालावत अस जीवन संघर्षमय असत उष्णतेनं धगधगून निघावत अस अग्नि डोंबत हरपळून निघावतस होरपळून निघावत असं जीवन संघर्षमय असत प्रलोभनाला बळी पडावत अस भाकरीवर तुटून पडावत असं जीवन संघर्षमय असत कोवळ्या उन्हात नाहून निघावत अस महागाईत भरडून निगावत अस जीवन संघर्षमय असत वावटाळीत कागदी तुकडा सापडावत अस भुकेल्या सिंहाच्या तावडीत सापडावत अस जीवन संघर्षमय असत खूप सुंदर कविता म्हणजे पूर्ण जीवनाचा सारांश त्यांनी आपल्याला पाठवलं आहे मला वाटतं कॉल येतोय आपल्याला आपण कॉल घेऊया कॉल घेऊया हॅलो हॅलो हा कोण बोलत कुठून बोलतय हॅलो मी अनुराधा पंडित बोलतोय मोहोळ तालुका हा खूप खूप स्वागत अनुराधात आहे तुमचं आणि स्वागत आहे हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमामध्ये आज आपण जीवन या शब्दाविषयी आपण कविता चारोळी ऐकतोय तर आपण एखादी आपली कविता किंवा चारोळी जीवन या विषयावर ऐकवली तर आम्हाला खूप खूप आनंद होईल आज मदर्स डे आहे संग्रात मी ही चारोळी सांगते जीवन विषयावर आहे जीवन या शब्दावर वाटेत नव्हते वाटेत नव्हते काटे तर वाटच होती काटेरी जीवनात होते काबाड कष्ट जीवनात होते काबाड कष्ट म्हणून जीवनच होते सोनेरी जीवनच होते सोनेरी मला एक गाणं ऐकायचं होतं देवातला निश्चितच निश्चितच आपण कॉल केला आपली कविता ऐकवली फरमाइश केली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार थँक्यू तर खूप छान अशी त्यांनी आपल्याला चारोळी ऐकवली जीवनाबद्दल निश्चितच खूप सुंदर असं गाणंही आहे तर मला असं वाटतं खूप जास्त विलंब न करता आपण त्यांना हे गाणं ऐकूया आणि आपल्याला आणखीन एका गाण्याची फरमाइश मेसेज थ्रू आलेली आहे की मायेच्या हळद्या स्पर्शाने फुलते हे गाणं त्यांना ऐकायचं आहे तर आय थिंक मला असं वाटतं की दोन्ही गाणे आपण त्यांना एक साथ ऐकूया जसं आपल्याला फोन आला त्यांना आपण पहिलं गाणं ऐकूया आयरणीच्या देवातुला तर खरंच जीवन एक संघर्ष कसा आहे त्या गाण्यातून तुम्हाला नक्कीच आणि निश्चित समजून येईल तो तोपर्यंत तुम्ही मात्र कुठे जाऊ नका ऐकत राहा इतकं सुंदर असं गाणं ऐरणीच्या देवातुला ठिमकी ठिमकी वावर आनंदी राहारणीच्या देवातुला ठिंग थाऊ गावानी असते सुंदरशा गाण्यानंतर साधी माणसे या चित्रपटातलं ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे कारण कसं आहे ना की काहींचं जीवन असं आहे की रोजचं त्या दुजाडीचं जीवन झालं म्हणतात की संघर्षाचं जीवन म्हणजे दिवस रात्र कष्ट करावं आणि मग भाकर खावी असं काहींचं जीवन आहे तर त्याचंही त्याच्यातही त्यांना समाधान आहे जीवाला पोटाला एक हो। चतखोर भाकर मिळाली तरी जीवन समाधानी आहे आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये समाधान असेल ते खरं जीवन ते खरं जीवन आणि मला वाटतं आपल्याला एक मेसेज येतोय बंडोपंत कुलकर्णी सर सोलापूर यांचा त्यांनी एक चारोळी पाठवलेली आहे जीवन या शब्दाच्या अनुषंगानं तर त्यांनी असं लिहिलेलं आहे की सुखात न कळे जीवन मूल्य सुखात, सुखात न कळे जीवन मूल्य दुःखाने रडताना अश्रुत ते तरळते सुखात न कळे जीवन मूल्य दुःखाने रडताना अश्रुत तरळते रडून झेलता दुःख पचनी पडे सुख दुःख हेच जीवन तेव्हा कळते सुख दुःख हेच जीवन तेव्हा कळते खरच खूप छान अशी चारोळी आहे निश्चितच सर आपण आमच्या कार्यक्रमामध्ये मा ही चारोळी पाठवली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार आणि आपल्याला आणखीन एक मेसेज येतोय पण आपण ते नंतर वाचून दाखवणार आहोत पण आपल्याला एक जस मेसेज आला होता की त्यांना ऐकायचं होतं माईच्या हळव्या स्पर्शाने फुलते नक्कीच आपण हे गाणं ऐकूया आणि त्यांची मग त्याच्यानंतर आपण भरपूर गप्पा मारणार आहोत जीवन या शब्दावर तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज वन झिरो सेव्हन पॉईंट एट नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मनउधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिरते बनऊधान व्यासाच का होते बे भानक गईवरते मन उधाण व्याचे हर पून भान शिरते कधी आशे हिंदोड़ मन हे वेड़े चुलते मन तरंग हो न पी फिरते अन क्षणतिया मन उण वाऱ्याचे गुजपासाचे काहो देवे भानकचे गैवते मन उधाण वाऱ्याचे गुजपासाचे काहो देवे भानकचे गैव दे छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोतो मी पुन्हा एकदा स्वागत करते हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमामध्ये तार जी कैलास आणि आर जी तेजू आम्ही दोघं जसं की शब्द कसे खेळतात आणि त्याच्याबद्दल कसं आपण कविता चारवळ्या ऐकत आहोत आणि खरं तर आपल्याला खूप छान अशा कविता चारवळ्या येत आहेत आणि त्यांद ऐकल्यानंतर खरंतर जीवनाचं आख सगळ्या जीवनाचा सार त्या चारोळ्यामध्ये ऐकायला हो। मिळतो खरंच खूप छान वाटतं मला असं वाटतं आपल्याला आणखीन एक अभंग रचना आ, मला असं वाटते पाठवलेली हो आहे जे आठवलं ते पाठवलं अशी एक अभंग रचना प्राध्यापक संदीप हापसे नाही दिनेश चव्हाण सर यांची ती आहे अच्छा दिनेश चव्हाण सरांची आहे हो त्याच्यापूर्वी आपण ती निश्चित अभंगरचना आपण श्रोत्यांना ऐकूया त्याच्यापूर्वी मी एक चारो चारोळी जी आहे ती प्राध्यापक संदीप हापसे सर यांनी पाठवलेली आपल्याला पाथरे खुर्द तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथून तर मी आपल्याला ती चारोळी सर्व श्रोत्यांना ऐकवतो आठवण तुझी येता नैनी येतं माझ्या पाणी आठवण तुझी येता नैनी येतं माझ्या पाणी जीवन भरारी देईन सात तुला होशील ना माझी राणी खूप छान अशी चारोळी पाठवलेली आहे सरांनी सर आपण आमच्या कार्यक्रमामध्ये ही चारोळी पाठवली त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि जस म्हणत होते की मी आ, अभंग रचना ते पाठवलं मानवता नावाची अभंग रचना आहे अतिशय सुंदर असा अभंग रचना पाठवलेली दिनेश चव्हाण सर चाळीस जळगाव यांनी मातीमोल हो तसे सर्व नको करू गर्व क्षणो क्षण सर्व थरा श्रेष्ठ आहे सांगा कोणी सर्व थरा श्रेष्ठ आहे सांगा कोणी कर्तव्याची नाती गोती व्यर्थ जगण्याला अर्थ कुठे तरी वा, वा, जिजतो चंदन वृक्ष दे छाया नाही मोह माया तया तया अंगी वा आई बाप थोर कष्टाचा सागर प्रेमळ घागर घरो घरी कष्टमय झरा मानवता धारा सुनात मर्म दडले खूप अभंग आहे आणि खरच कविता चारोळे ऐकल्यानंतर एखादा छानसा अभंग ऐकल्यानंतर एक जीवनाच मर्म समजत जस कि जीवनात खूप साऱ्या गोष्टी दडलेल्या आहेत फक्त आपल्याला शोधायच्या असतात आणि त्या या अभंगाच्या माध्यमातून दिनेश चव्हाण सर चाळीस गाव जळगाव यांनी खूप सुंदरित्या जीवनाचं जे मर्म आहे जे काही जीवनात घडणाऱ्या गोष्टी आहेत वास्तवता त्यांनी मांडलेली आहे आणि आपल्याला एक फोन आलेला आहे आपण हो। तो नक्कीच घेऊया हॅलो हो। हॅलो हा हाय तेजू तुझी हा बोला नमस्कार वेलकम मॅडम बोला नमस्कार Uh, कशा आहेत हा नमस्ते नमस्ते मॅडम सर्वप्रथमात आहे तुम्हाला आजच्या मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खुँग खुँग मदर्स डेच्या हा आणि uh. जस की आज आम्ही जीवनाबद्दल थोडस बोलत आहोत तर yes. तुम्ही पण काय सांगू शकता जीवन oh. म्हणजे तुम्हाला कवितेत मांडायचं की चालण्यात मांडायचं हो मी जीवनात मी कवितेतच मांडील त्याआधी मला असं सांगायचंय की म्हणजे जीवन जेव्हा आपण अगदी जवळून बघतो ना <mimic> आपोआप कागदावर म्हणजे उतरत असते असं कवींच्या बाबतीत तरी होत असत mm. आणि माझी कविता बोलणार आहे ती मला जवळजवळ मी अकरावी असताना आणि माझ्या आयुष्याची पहिली कविता होती असे काही तळी तर मेबी म्हणजे मी पाहिले कि त्या कवी किती माझी पहिली कविता मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे जीवन जीवन एक अथांग सागर वाँ वाँ एक अथांग सागर सुद्धा एक सागर त्या सागरात येथे कधी भरती आणि कधी उमटती वा खूप या सागरात जेव्हा माणूस शिकतो पोहायला त्या सागरात जेव्हा माणूस शिकतो पोहायला तेव्हा जीवनातला थँक्यू खूप छान अशी जीवनाशी मर्म असलेली कविता सांगितली आणि आपल्याला कोणतं गाणं ऐकायचं आहे का मॅडम हा मला गाणं ऐकायचंय मराठी जीवन गाणे गातच खूप छान असा आवाज आणि तसे शोची सुरुवात आम्ही याच गाण्यानी केली होती आणि नक्कीच तुमच्यासाठी आता परत आम्ही दोन लाईन कवाय ना हे गाणं नक्की ऐकवू थँक्यू व्हेरी मच थँक्यू फोन केल्यासाठी धन्यवाद खूप खूप जसं की प्रत्येकाचे भाव हे बोलतात uh, कवितेतून किंवा हो। आणि ते भाव पूर्ण करणं आपलं कर्तव्य आहे आणि आपल्याला मेसेज आलेला आहे हॅलो मी सुप्रिया अहमदनगर मला एक गीत ऐकायचं आहे और नाही कुठ तुमसेना जीवन साथी आपण ते गाणं ऐकूया पण त्या अगोदर एक मेसेज आलेला होता आपल्याला जीवन या कवित्यांच्या आजच्या शब्दांच्या अनुषंगानं तर तो मेसेज जो आहे कवितेचा तो मला सर्व श्रोत्यांना ऐकवायला आवडेल विशाल कनेरकर करसर निंबा जिल्हा अमरावती यांनी आपल्या शो शोसाठी शो मेसेज पाठवलेला आहे आणि त्यांनी अतिशय छान अशी एक सुंदर कविता पाठवलेली आहे तर त्यांच्या कवितेचं नाव आहे असंच जगायचं मित्रा आपण एक कॉल घेऊ या कॉल येतो त्यानंतर मी सरांची कविता कंटिन्यू करतो हॅलो हॅलो नमस्कार सर मी रेहमतो नमस्कार खूप स्वागत मला एक चारोळी नक्कीच नक्कीच नक्कीच आम्ही आतुर असतो की तुमच्या चारोळ्यान कविता ऐकायला थँक्यू मॅडम जीवनाची घडी माझ्या जीवनाची घडी माझ्या विस्पटली काही अशी जीवनाची घडी माझ्या विस्कटली काही अशी वृक्षावरची वेल कोलमडून पडावीच अशी वृक्षावरची वेल कोलमडून पडावी जशी गाणं मी एक सांगतोय सर मला गाणं पण द्यायचं होतं हो निश्चित मराठी गाणं आहे आणि आपण ही जी चारोळी आहे बर का तेजूजी कि आता जी मॅडमनी अतिशय सुंदर अशी चारोळी जी आहे ती आपल्याला ऐकवली त्या हो, अनुषंगानं मला जीवनाबद्दल आणखी एक जीवनाचं दुसरं जे एक सर्वप्रथम त्यांना आज मातृदिवसाच्या थँक्यू थँक्यू मॅडम दोन मुलं आहेत माझी पंढरळी आहेत आणि नोकरी निमित्त मला सांभाळणं करता येण्यामुळे माझ्या आईकडे असतात पण मी माझ्या आईला त्यासाठी खूप धन्यवाद देऊ इच्छिते की जिनं माझं पालक करून मला एवढ्या काबील केलेलं आहे तर माझ्यापेक्षा निश्चितच माझ्या आई माझ्या मुलांना छान आणि माझ्यापेक्षा चांगलं सांभाळते त्यांना सुद्धा आमच्या रेडिओ पुणे खूप खूप शुभेच्छा आणि फोन केला त्यासाठी दीपालिताई खरच मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद नाही तर मॅडम मी उत्सुक असते आपल्या कार्यक्रमामध्ये फोन करायला था। कारण ते एक माझं छान माध्यम आहे की माझं लिखाणांपर्यंत तुमच्या माध्यमातून तुम पोहोचते त्यासाठी तुम्हाला ऐकायला खुँ फोन करणार <laughs> <laughs> हो हो मॅडम नक्की करणार मी थँक्यू थँक्यू तर जे काही आता चारोळी होती त्या अनुषंगानं जीवनाचं जे काही सकारात्मक बाबी आहेत त्याच्यासोबतच जीवनाची एक दुसरी ही बाजू असते जी बऱ्याच वेळा पडद्याआड राहते मानूस आत दुख संगी एक कविता गजल मना अनुषंग है कोरड्या डोल है लाव सा कोरड्यात लपलेला पावसा दृष्टि आड़ जातो कसा दिसेना कुनाला भांभावल्या मनाला उत्कंटा ही लागलेली भांभावल्या मनाला उत्कंठा ही लगल का असे समाधि मरणाधी बधले तहान् जीवाला नहीं मिलाला जिवाड़ा तहान जीवाला नहीं मिलाला जिवाड़ा कोरडया डो्यात मजा है लपलेाला पावचा पुढ़ा ओया अशा है भाव नहीं स्वप्न पपना नहीं डोयात भाव नहीं स्वप्न पपना नहीं ओठ कोरडे फुलने शब्दात नहीं पदोपदी धुमस तो है श्वासत उड़ा कोरडया डो्यात मजा पुढ़ अशा है की जगलो कसे मी मेलो कसे मी समयी समजीवन नित्य जळावे मी जगलो कसे मी मेलो कसे मी समयी समजीवन नित्य जळावे मी मरणोत्तर होईल माझ्यावर श्रद्धांजलीचा शिडकाव कोळा कोरड्या डोळ्यात माझ्या आहे लपलेला पावसाळा दृष्ट्या आड चा तो कसा दिसेना कोणाला खूप छान अशी कविता आहे आणि कोरोडा पावसाळा आणि नक्कीच तुमच्या कवितेमुळे ओला पावसाळा <laughs> तर आपण गाणं ऐकूया कॉल आला होता त्यावेळी आपण एक कविता जी आहे ती सुरुवात केलेली होती ती हो, कविता आपण पूर्ण केवली पाहिजे विशाल कनेरकर सर निंबा जिल्हा अमरावती यांनी आपल्यासाठी आपल्या शो मध्ये एक कविता पाठवली असच जगायचं मित्रा कवि शीर्षक मित्र जीवन जगह कभी थोड़ा हाई चाहिए मित्रा खंबीर हो दोन हाथ भिड़ा मित्रा जीवन अस जगा मित्र काटे पदोपदी काटे पदोपदी अन दुखानटा आयुष्या सागरतल लाटा लाटांनाही जगण्याचं बळ मागायचं मित्रा जीवन असत जगायचं मित्रा आणि शेवटच्या काही ओळ्या आहेत ही सोबतीला असतात इथे चिंता सुखाच्या इथे चिंता असाच अखंडित सुरू राहतो जीवनाचा गुंता असाच अखंडित सुरू राहतो जीवनाचा गुंता वाटेत भेटल्या दुःखितांच्याही अश्रूंना पुसायचं मित्रा जीवन असच जगायचं मित्रा आणि अमरावती यांनी पाठवलेली आहे सर आपण एकशे आपण आमच्या शो मध्ये लाईव्ह शो मध्ये कविता पाठवली त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि जसं की आताच आपल्याला दीपाली त्यांनी कॉल केला होता आणि त्यांच्या आवडीच हे गाणं जीवनात ही घडी कामा या चित्रपटातलं हे गाणं आहे त्यांना आता जी जी घडी आहे सुंदर असे क्षण आहेत ती असेच राहू दे असे हे गाणं सांगत आहे तर नक्कीच आपण हे गाणं ऐकूया एन्जॉय करूया तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणे आवाज एकशे सात पूर्णांक आठ एफ एम आनंदी राहा आनंद एका छोट्याशा ब्रेक नंतर आणि सुंदर अशा गाण्या नंतर जीवनात ही घडी अशीच राहू दे आणि निश्चितच अशीच राहणार आहे जर आपण नेहमी जीवन आपण जसं म्हणाला तर त्या सुखी जीवन, जीवन जगण्यासाठी खूप साध्या साध्या गोष्टी असतात जसं की या चारोळी मधून मला श्रोत्यांना सांगायचं आहे कि सुखी जीवन जगायला नाही तर काय लागत आणखी जास्त यापेक्षा बरोबर सुखी जीवन जगायला नाही तर काय लागत आणखी जास्त यापेक्षा आपणच ठरवून घ्यायच्या कक्षा आपण अपेक्षा जेवढे कमी आपण अपेक्षा करू तेवढं जीवन आनंद जाईल हो कारण जीवन समाधानी होत पोटाला लागतं किती एक भाकर परंतु त्या पोटासाठी वन भटकत राहू आणि संघर्ष करत राहिलो तर जीवनात समाधानी कधीच नसणार आहोत त्यामुळे जीवनात समाधानी राहण्यासाठी माणसाकडं हात पायपासून हात का दरून बघून पाय का आणि तुम्ही बोलता बोलता अशी शब्द बोलता की आपल्या बोललेल्या शब्दावरून मला सकाळी चारोळ्या अचानकपणे कवी <laughs> समज नसल्यावर आमाला जास्त बोलायची गरज नाही पडत कारण कारण कवितेमध्ये हो, आपलं सर्व काही हो, तुम्ही म्हणालात सुखी जीवनाचं म्हणून तर मला श्रोत्यांना आणखी एक अने चारोळी ऐकवाशी वाटते की सुखी जीवन जगण्याचा मूलमंत्र म्हणजे कायम आनंदी राहावं सुखी आपल्या रेडिओ सुखी जीवन जगण्याचा मूलमंत्र म्हणजे कायम आनंदी राहावं अपेक्षांचं ओझ वाहत जगण्यापेक्षा अपेक्षांचं ओझ वाहत जगण्यापेक्षा स्वच्छंदी होऊन मनसोक्त स्वच्छंदी होऊन असिया तर नक्कीच एखाद्याच्या जीवनामध्ये जीवन साथी सोबत असेल तर नक्की त्याचं जीवन खरंच खूप सुंदर असेल आणि हे निश्चित या गाण्यातून समजणार आहे ते भाव ते शब्द ते गाणं तर नक्कीच आपण हे गाणं ऐकूया तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका आणि ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 झिरो आनंदी रहा, आनंद लुटा, लुटा। कॉन्टॅक्ट सेवन झिरो थ्री झिरो फाइव रोहन्स थेरपी आयुर्वेदा न्यूट्रिशनल काउंसिंग स्पेशल नीड एजुकेटर एन ट्यूटर एलर्जी क्लिनिक फॉर ऑल एजेस विश्व वेदाने नमस्कार श्रोते आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पूर्णांक आठ एफ एम आणि कार्यक्रम चालू आहे हा खेळ शब्दांचा विध आरजी केलास आणि आरजी तेजू आणि जसं की आपण जीवनाबद्दल आपल्याला खूप सारे मॅसेजेस आले होते आणि खूप साऱ्या कविता खूप छान अशा चालवल्या हो कोणी आपल्याला मेसेज करून पाठवलं हो कोणी आपल्याला कॉल करून सांगितला आणि जेव्हा कोणलाही व्यक्ती जेव्हा आपल्या मनातल्या भावना सांगत असतो जीवनाचा तर तो त्या व्यक्ती त्या जीवनातून गेलेला असतो म्हणून त्या शब्द त्याच्या तोंडामध्ये बसलेल्या असतात आणि असंच काही प्रत्येक माणूस जगत असतो आणि या खेळ या शब्दामध्ये इतके सारे शब्द आहेत कवीला एक काम असतं सगळे शब्द जमा करायचे आणि एका छानशा कवितेत मांडायचे तर निश्चित जीवना जीवन या शब्दाला त्यांनी इतकं इलॅब्रेट केलेलं आहे आणि त्याचा संपूर्ण विस्तार त्यांनी एका छानशा कवितेत मांडलेला आहे तर जसं माझ्यासोबतच आहे तर कविता ना ऐकली तर कस बऱ्याच वेळा आपण म्हणतो कि काहीच माझ्या मनासारखं घडत नाही मी ठरवतो आणि घडत वेगळं तर हे मला वाटतं प्रत्येकाच्या बाबतीत घडत प्रत्येकाच्या oh. आयुष्यामध्ये हे घडत कारण खूप आपण काही काही प्लॅन करतो हे करतो आणि ज्यावेळी आपण त्या प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन करायला जातो त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी मिस होतात तर oh. त्या गोष्टीच्या अनुषंगानं जी आहे ती माझी ही कविता आहे वा wow. तर कविता सादर करतोय ठरवतो एक नी वेगळंच घडून जातं ठरवतो एक नी वेगळंच घडून जातं माझ्या बाबतीत तर नेहमी असं होतं ठरवतो एक आणि वेगळंच घडून जातं माझ्या बाबतीत तर नेहमीच असं घेतं माझी उंजळ भरली म्हणून जराशी करावे वाटते रीती माझी ओंजळ भरली जसं की आपल्याकडे खूप काही आहे कुणाला काहीतरी थोडं द्यावं काहीतरी थोडं वाटावं वा। तर काय होत त्या सिच्युएशन मध्ये माझी ओंझल भरली आहे म्हणून वाटते जराशी करावी वाटते करावी जराशी रीती ज्याचे करावे म्हणतो भले तो सारेच इचकावण्याची भीती <laughs> ज्याचे करावे भले तो म्हणतो सारेच इचकावनेची भीती चुकापेक्षा समाधान शोधायला जावं लागतं खूप लांबवर सुखापेक्षा समाधान शोधायला जावं लागतं खूप लांबवर जस की आपल्याला माहिती आहे की जीवनामध्ये सुख सुखापेक्षा समाधानाला खूप महत्व कारण सुख तर आपण मानू शकतो जिथं जागेवर आहे तिथं बसून मानू शकतो पण जी समाधान जी गोष्ट असते ती समाधान गोष्ट आपण शोधत असतो समाधान कुणाला कुठल्या गोष्टीत असतं कुणाला कुठल्या गोष्टीत असत आणि तर त्या ओळी पुढच्या अशा आहेत की सुखापेक्षा समाधान शोधायला जावं लागतं खूप लांबवर तुलना करतो भरती ओटीशी शांत बस तुलना कर खूब विचार करीवन अगधी है वाणू या प्रारब्धा कटपुतली कभी घड़ मना सार कधी का मना सार ठीके आपण ह्या गोष्टीचा विचार करूया की ज्या दिवशी मनासारखं घडत एखाद्या तो आनंद वेगळाच असतो खरं सांगू की ज्या दिवशी मनासारखं घडत त्या दिवशी माझ्या तर शब्दांना निश्चित कोड पडत कोड तर नक्कीच पडत कारण तो आनंद आपल्याला लिहिता येत नाही आणि तो व्यक्तही करता येत नाही म्हणून कोड पडतं आणि या दरम्यान आपल्याला एक मेसेजही आलेला आहे राहुल सोनोने फ्रॉम निगडी आणि जसं की आज मदर डे आहे तर त्यांना त्यांच्या तन आईसाठी एक गाणं डेडिकेट करायचं आहे खूप स्वागत खूप छान आणि धन्यवाद सर तुम्ही आम्हाला मेसेज केलं यासाठी आणि त्यांना हे गाणं ऐकायचं तेरी उगली पकडके चला फ्रॉम लाड मूवी तर नक्कीच निश्चितच त्यांना हे गाणं आपण ऐकवणार आहोत आणि आपण तोपर्यंत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि विश्रांतीमध्ये हे सुंदरसा गाणं एन्जॉय करूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर आणि सुंदर अशा गाण्यानंतर खरंच मनापासून तुमचं स्वागत करते हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमामध्ये विथ आर जे आणि आर जे आणि जसं की खूप सुंदर असं गाणं ऐकलं आईबद्दल आ... जसं शब्द खरंच कमी पडतात आईबद्दल बोलण्यासाठी कारण आज आम्ही ज्या विषयावर बोलत आहोत जीवन हे तिच्याशिवाय नाही आहे आणि म्हणूनच कुठंतरी आज तिलाही महत्त्वाचं स्थान आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो कसाही असो कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो पक्षी प्राणी पशु प्रत्येक जणांची एक आई असते आणि म्हणून मला निश्चित हे वाक्य म्हणावं वाटत कि स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी जीवन त्याने दिला आपल्याला म्हणतो की ईश्वराच्या कृपेने आपण या धर्तीवर आलो पण धर्तीवर आणण्यासाठी आणि या जीवन जगण्यासाठी आईमध्ये आहे आणि म्हणून तिचे पाम तर आपण कधी फेडू शकत नाही आणि म्हणून जीवनाची गाडी जर अशी सरळ चालू राहिलं पाहिजे किंवा दुःख सुख त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टी मध्ये समतोल कधी नाही विसरत आहे ना आणि आईला वजा केलं तर काय असतं कि एक चारोळी चारोळी चारोळी जी आहे त्या माध्यमातून मी व्यक्त करू इच्छितो की तुझ्या शिवाय मी ही कल्पनाच बघ किती विचित्र आहे तुझ्या शिवाय मी ही कल्पनाच बघ किती विचित्र आहे तू सोबत नसलीस की जीवन रंग उडालेलं भयान चित्र, उडा चित्र आणि म्हणूनच आज ज्यांच्या आई, आई आहे की नाही आईचं प्रेम आपल्या जवळ आहे आणि त्या प्रेमामुळेच आज आपण आहोत निश्चितच आणि असं जर आपण राहिलो जीवन अस जगत राहिलो तर नक्कीच कुठेतरी आपल्याला आत्ताच क्षण आपल्याला जगायचा आहे आणि जेव्हा आपण आत्ताचा क्षण जगू तर जीवन आपल्याला एक फुलासारखं वाटेल नाहीतर तेच जीवन आपल्याला काट्यासारखं अनुभव होईल अगदीच मग आपल्या हातात आहे की आपलं जीवन काट्यासारखं आहे की फुलासारखं आहे ते आपणच ठरवलं पाहिजे कारण कोणी दुसऱ्यांनी सांगितल्यावर तर आपला इगो हॉट होऊ शकतो त्यामुळे आपण स्वतःला पहा आणि स्वतःच जीवन स्वतः ओळखायला शिका आणि या गप्पांमध्ये वेळ खरच कुठे जातो कळत नाही पण आणि जीवनाबद्दल म्हणाल तर तुम्ही आता जस म्हणला की आपण आपल्याला ओळखलं पाहिजे म्हणून मला असं म्हणावं लागतं कि मी कधीच नसतो एकटा मी कधीच नसतो एकटा हाती हजारो विश्वासांचे हात मी कधीच नसतो एकटा हाती हजारो विश्वासांचे हात ये कितीही सुखदुखे जीवनात माझ्या शब्दांची राहील मला कायम साथ माझ्या शब्दांची राहील कायम आणि कवी वालांना तर नक्कीच साथ असणार आहे कारण <laughs> शब्दातच असतात शब्दांसोबतच शब्दा खेळत राहतात मध्ये आम्ही कुठेतरी शिकत आहोत की शब्दांसोबत हो आणि कसं आहे की तुझं माझ्या जीवनात येणं असेल कदाचित योगायू हो तुझं माझ्या जीवनात येणं असेल कदाचित योगायू पण कायमची माझ होणं हा मात्र विधी लिखित संजो आणि हा संजोग नक्कीच कुणाच्या तरी आयुष्यात प्रत्येकाच्या येतच राहतो आणि जसं की आज मला एक संयोग आला की शब्दान शब्दांसोबत खेळायला आणि मी एकटी नाही खेळत तुम्ही सगळे श्रोता ऐकणारे आपण ही गोष्ट शिकत आहोत की शब्दांसोबत कसं खेळायचं आणि निश्चितच आम्ही पुन्हा येणार आहोत कारण आत्ता आमची जायची वेळ झालेली आहे पण हो तुमची नाही झालेली आहे कारण तुम्हाला ऐकत राहायचं रेडिओ पुणेरी रे आवाज आणि दर प्र दरवेळेसप्रमाणे जसं पुढच्याही रविवारी आपण खूप छान अशा शब्दांसोबत येणार आहोत परंतु आपल्याला एक मेसेज आलेला आहे शेवटच्या क्षणावरही आपल्याला एक मेसेज आलेला आहे की हॅलो मी कांची मोहर सोलापूर मला असं वाटतं की आपली रेग्युलर लिसनर आहे सोलापूरवरून मला माझ्या फ्रेंड्ससाठी एक गाणं ऐकवायचं आहे तुमचे बना मेरा जीवन सुंदर सपन सलोना नक्कीच आज या कार्यक्रमाची शेवट या सुंदरशा गाण्यानी आणि पुढच्या रविवारी पुन्हा आम्ही दोन ते तीन तुमच्याशी गप्पा मारायला येणार आहोत एका नवीन विषयासोबत एका नवीन शब्दासोबत हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमात आरजी करायलाच आणि आरजी ती आणि नक्कीच तुम्ही आता एन्जॉय करा हे सुंदर असं गाणं आम्ही आता घेतो तुमची रजा तुम्हें ईकत आहत रेडियो पुनेरी आवाज एकशे सात पूर्णांक आठ एम आनंदी रहा आनंद लुटा तुमसे बना मेरा जीवन सुंदर सपन चलो